वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्व एकोणती रथ नष्ट होऊन हाती गदा घेऊन उभा राहिलेल्या महा तेजस्वी रथ इत्यादींची गर्दी असलेले मोठे सैन्य घेऊन आलास आणि सर्व लोकांना चिटकारा आणणारे भयंकर कर्म केलेस भूताना त्रास उत्पन्न करणारा निर्दय पाप कर्मी असा त्रैलोक्याचा प्रभू असला तरी तो राहू शकत नाही निशाचरा लोकविरुद्ध अत्याचारी कर्म करणाऱ्याला दुष्ट सर्प आला की मारतात तसे सर्व लोक मारून टाकतात लोभामुळे किंवा कामनेमुळे पापे करणारा जो जागा होत नाही आनंद मानतो तो गारा खाऊन घोरपड जशी मरते तसा स्वतःचा अंत पाहतो धर्माचरण करणारे तापस दंडकारण्यात राहत असताना त्या महाभागांना ठार मारून राक्षसा तुला काय फळ मिळणार आहे क्रूर लोकांनी तिरस्कार ऐश्वरे मिळाले तरी मुळे तुटलेल्या झाडांप्रमाणे राहत नाही पापी कर्म करणाऱ्याला त्याचे घोर फळ झाडाला ठरलेल्या ऋतू फुल यावेत असे त्याचा काळ आला की अवश्य मिळते निशाचरा विषमिश्रित अन्न खाणाऱ्याप्रमाणे पापी कर्माचे फळ या लोकी मिळायला वेळ लागत नाही घोर पाप आचरणाला लोकांचे अप्रिय इच्छिणाऱ्याला जी जीवे करता हे निशाचरा माझी राजा म्हणून प्रार्थना करण्यात आली आता मी सुवर्णमंडीत बाण सोडून ते तुला फोडून विदारून सर्प वादोळाकडे जाता तसे उडून इकडे येतील जे धर्माचरणी तापस तू दंडकारण्यात भक्षण केलेस त्यांच्या मागोमाग आज सैन्यासह मारल्या गेल्यावर तू जाशील आज तुला मी बाणाने मारून टाकल्यानंतर ज्यांना तू पूर्वी मारेस ती श्रेष्ठ ऋषी मंडळी विमानात बसून तुला नरकात गेलेला पाहू देत तुला वाटेल तसे तू प्रहार करतो क्रुद्ध होऊन डोळे लाल करून क्रोधाने अंध होऊन उपहासपूर्वक तो रामाला म्हणाला दशरथाच्या मुला युद्धात सामान्य राक्षसांना मारून तू आपणच आपली बढाई काय मारतोस तुझ्यात प्रशंसा करण्याजोबी काही नाही जे नरश्रेष्ठ पराक्रमे किंवा बलवान असतात ते आपल्या तेजाचा फाजिल गर्व बाळगून काही बोलत नसतात पण प्राकृत स्वतःवर विश्वास नसणारे लोक कुलकलंक, म्हणून असतात ते रामा तू जसा बडबड करतोस ना तशी निरर्थक बडबड करतात कुळाचे नाव सांगून वीरा रणात कोण आपली फुशारकी सांगत होतो मृत्यूकाल जवळ आल्यानंतर तर अशा अयोग्य काळी स्वतःच फुशारकी माण करील कुश लाकडाच्या प्रखर आग्नेतून जसे पितळ उभे पडते तसे तुझ्या या बडबडण्याने तुझे क्षुद्रत्व तू दाखवलेस मी धातून भरलेला धराधर पर्वतासारखा न डगमगता हाती गदा घेऊन येथे उभा आहे ते तू पाहत नाहीस हातातल्या गदेने या रणात तुझे प्राण घेण्याला मी मृत्यू जसा हातात पास घेऊन त्रैलोक्याचे प्राण घेण्याला समर्थ होतो तसा समर्थ आहे पुरे तुझ्या बाबतीत बोलायचे पुष्कळ असले तरी मी आता बोलणार नाही सूर्य अस्ताला चाललाय त्यामुळे युद्धात विघ्न होईल तू चौदा हजार राक्षस मारून टाकलेस तुला मारून आता मी त्यांच्याबद्दलचे अश्रू धुवून टाकेल असे म्हणून अत्यंत क्रुद्ध होऊन खराने उत्तम भूषणयुक्त असलेली ती गदा पेटत्या विजेप्रमाणे रामावर फेकली खराच्या हातातून सुटलेली ती भली मोठी जळची गदा वृक्षांची आणि झाडा झुडपांची राख करीत रामाच्या जवळ येऊन ठेपली मृत्यू पाशासारखे असलेली प्रचंड गदा आकाशात जाऊन खाली पडत असताना रामाने पुष्कर बाण टाकून तोडून टाकले ते बाणाने छिन्न भिन्न होऊन जणू मंत्रौषधीच्या बळाने सरपिणी पाडली जावी तशी भूमेर पाडली गेली अरण्यकांडाचा एकोणतीसावा समाप्त